स्कंध तिसरा अध्यायविसावा सुदर्शनाच्या शत्रूंचा नाश सन्मानपूर्वक यथाविधी भक्ष्य पदार्थ अर्पण करून राजाने सहा दिवसापर्यंत सुदर्शनाला भक्तीने भोजन घातले त्याचा यथायोग्य सत्कार केला याप्रमाणे विवाहासंबंधी सर्व कृत्य केल्यानंतर लवाजामा देऊन त्याची मानाने पाठवणी करण्यासंबंधाने सुबाहू राजा मंत्र्यांसह विचार करू लागला तो इतक्यात राजे लोकांनी मार्ग अडवून धरल्याची वार्ता दूत मुखातून त्यांनी श्रवण केली तो महा तेजस्वी सुबाहू राजा खिन्न झाला तेव्हा ज्याचे आचरणस्तुत्य आहे असा तो सुदर्शन राजकुमार श्वशुराला म्हणाला आपण आम्हाला जाण्याची सत्वर अनुज्ञा द्या आम्ही निर्भयपणे जाऊ हे राजा पवित्र भारद्वाज आश्रमाप्रत गेल्यानंतर आम्ही स्वस्थ होऊ आणि कोठे वास्तव्य करावे या संबंधी सर्व प्रकारे विचार करू हे निष्पाप त्या राजांचे आपण धरू नका जगनमातानी मला सहाय्य करी हे त्याचे मत ऐकून नृपश्रेष्ठ सुबाहूने द्रव्य देऊन त्याला जाण्याची अनुज्ञा दिली तो सुदर्शनही तेथून सत्वर निघाला नंतर मोठे सैन्य बरोबर घेऊन नृपश्रेष्ठ सुभाऊ त्याच्या मागोमाग निघाला अशा शशिकलेने वरलेला सुदर्शन निर्भयपणे मार्गाला लागला दूर गेल्यानंतर रथांनी परिवेष्टीत असलेला तो शूर योद्धा हो रघुकुलनंदा सुदर्शन भार्येसह रथारुढ होऊन जाऊ लागला तेव्हा राजांची सैन्य त्याच्या दृष्टीस पडली सैन्ययुक्त असलेल्या त्या राजांना अवलोकन करून सुभाह हो चिंताक्रांत झाला परंतु तो सुदर्शन आनंदाने मनामध्ये जगदंबेला यथाविधी शरण गेला नववढा पत्नीसह काही एक काळजी न तो करता तो निर्भय राहिला कामराज सौज्ञ मंत्राचा जप केला त्यावेळी सर्व भूपती गडबड करून कन्येला हरण करण्याकरिता सैन्यासह त्याच्यावर चालून गेले त्यांना अवलोकन करता क्षणीच काशीराजाने त्यांचा वध करण्याचे मनामध्ये आणले परंतु विजयेच्छु रघुकुल नंदर सुदर्शनाने त्याचे निवारण केले त्या ठिकाणी सुबाहू आणि इतर राजे परस्परांचा वध करण्यास उद्युक्त झाले शंख भेरी आणि अनगदुंद ही बाद्य वाजू लागली शत्रुजीत सैन्याच्या योगाने परिवेष्टीत होऊन सुदर्शनाचा वध करण्याच्या उद्देशाने तेथे उभा राहिला युद्धाजीतही त्याच्या मदतीकरता तयार होताच काही प्रेक्षकही त्यांच्या सैन्यासह हो तेथे उभे राहिले होते युधाजीत अग्रभागी जाऊन सुदर्शनासमीप उभा राहिला त्याच्याबरोबर ज्येष्ठ भ्रात्याचा वध करण्याकरता कनिष्ठ युद्ध सुरू झाले विपुल सैन्याने युक्त असलेला काशीपती सुबाहू हा आपल्या निरपराधी जामात्याच्या सहाय्या करता सत्वर त्याच्याकडे गेला या प्रमाणे शरीरावर रोमांच उठवणारा दारुण संग्राम सुरू झाला इतक्यात एकाएकी सिंहावर बसलेली देवी प्रकट झाली त्या मनोहर देवीने नाना प्रकारची आयुधे धारण केली होती श्रेष्ठ आभूषण आभूषणानी ती भूषित झाली होती दिव्य वस्त्रे तिने परिधान केली होती मंदार पुष्पांच्या माला घातल्या होत्या तिला अवलोकन करता क्षणीच सिंहारूढ झालेली ही कोण आहे अहो अकस्मात ही कोठून आली असे म्हणून सर्व भोपाल अत्यंत विस्मित झाले तिचे दर्शन झाल्यावर सुदर्शन सुबाहुला म्हणाला हे राजा दिव्य मुद्रेने युक्त अशी ही महादेवी येथे आलेली आपण अवलोकन करा ही दयाळू देवी खरोखर माझ्यावर अनुग्रह करण्याकरताच येथे प्रकट झाली आहे हे महाराज मी आता निर्भयापेक्षाही निर्भय झालो आहे असे बोलून सुदर्शनाने आणि सुबाहूने तिचे दर्शन घेतले तिला त्यांनी प्रणाम केला तिच्या दर्शनाने उभयताही आनंदित झाले तेव्हा देवीच्या सिंहाने गर्जना केली त्यामुळे गज त्रस्त होऊन कापू लागले महाभयंकर वायू वाहू लागले आणि दिशाही अतिभय झाल्या तेव्हा सुदर्शन आपल्या सेनापतीला म्हणाला तू जिकडे भूपाल उभे आहेत त्या मार्गाकडे वेगाने चल दुष्टबुद्धी राजे क्रुद्ध होऊन काय करणार आहे भगवती देवी आपल्या रक्षणाकरता प्रकट झाली आहे आपण राजाने गजबजलेल्या ह्या मार्गातून निर्भयपणे जाऊ मी स्मरण केल्यामुळे ही महादेवी रक्षणा करता आलेली आहे हे भाषण ऐकून सेनापती त्या मार्गाने जाऊ लागला असता तेथे युधाजीत अत्यंत क्रुद्ध होऊन त्या इतर भूपतींना म्हणाला तुम्ही भयाग्रस्त होऊ नका कन्येसह सुदर्शनाचा वध करा हे बलहीन पोर बलाने अधिक असलेल्या आपणापैकी कोणालाही न जुमानता निर्भयपणे कन्या घेऊन वेगाने जात आहे अहो, सिंहावर बसलेली स्त्री अवलोकन करून तुम्ही भयभीत झाला आहात काय हे महाभाग्य आपल्याला ह्याचा वध केलाच पाहिजे याचा वध करून आपण मनोहर भूषणाने युक्त असलेल्या त्या कन्येचा स्वीकार करू आहो सिंहाने रोखून ठेवलेल्या या सुभाहू कन्याला हरण करून नेण्यास हा सुदर्शन कोल्हा योग्य आहे काय असे बोलून युधाजीत सैन्यासह क्रोधाने व्याप्त होऊन युद्ध करण्याकरता अग्रभागी प्राप्त झाला वध करण्याचा उद्देशाने सुदर्शनावर कानापर्यंत धनुष्य ओढून सत्वर बाण सोडले ते बाण लोहाराने तीक्ष्ण केलेले होते शिळेवर घासलेले होते त्यांचे पिच्छ भाग फार सुंदर आणि सरळ होते परंतु सुदर्शनाने ते आपल्यावर पडणारे बाण आपल्या बाणांच्या योगाने एका क्षणामध्ये तोडून टाकले ह्याप्रमाणे युद्ध सुरू झाले असता चंडिकेला अतिशय क्रोध आला त्यात दुर्गा देवीने युद्धाजितावर बाण टाकण्यास आरंभ केला अनेक रूपे आणि अने अनेक शस्त्रे धारण करून ती जगदंबा कल्याणी जेथे तुमूल युद्ध चालले होते तेथे प्राप्त झाली तिने शत्रुजी आणि राजा या उभयतांचाही येथे वध केला ते उभयता मृत होऊन रथावरून जमिनीवर पडले असता जयघोष सुरू झाला आणि ते मृत झालेले अवलोकन करून सर्व भूपाल अतिशय विष्मचित झाले मामा आणि भाचा ह्या उभयताना या, या युद्धामध्ये मरण प्राप्त झाले ते अवलोकन करून अतिशय संतुष्ट झालेला सुभाह दुर्गतिनाशक दुर्गेचे स्तवन करू लागला हे देवी जगदात्री शिवा दुर्गा भगवती आणि कामदा अशा तुला सर्वदा नमस्कार असो हे जगन्माते कल्याणी शिवा शांती मोक्षदायक विद्या विश्वव्यापिनी आणि जगद्धात्री जी तू तुला नमस्कार असो हे देवी मी सगुण असल्यामुळे बुद्धिपूर्वक चिंतन करीत असतानाही निर्गुण मातेचे स्वरूप जाणण्यास समर्थ नाही ह्यास्तव हे विश्वजननी भक्त दुःख नाशाविषयी तत्पर प्रखर प्रभावाने युक्त आणि रूप अशा तुझे मी कायवरे स्तवन करावे वाघदेवता सर्वव्यापीनी बुद्धी विद्या मती आणि प्राणी प्राणीमंत्रांची गती तूच असून सर्वांच्या मनाचे नियमन करणारीही तूच आहेस सर्व जे मी तुझे आत्मरूप त्याचे खरोखर स्तवन करावेत असे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे सूरश्रेष्ठ एकसारखे स्थवन करीत नाही, तुझ्या गुणांचा अंतर लागला नाही हे आंबे गुणांनी युक्त अप्रसिद्ध आणि चंचलमती असा मी तुझे चरित्र वर्णन करण्यास कोठून समर्थ अहो सत्संगती काही प्रसंगाने जरी प्राप्त झालेली असली तरी ती मनोरथ परिपूर्ण करीत नाही का करीतच असते तिच्या योगाने चित्त ही सहजच होते ह्या जामात्याचा मला जो हा अल्पसमागम घडून आला त्याच्या योगाने मला हे तुझे अद्भुत दर्शन झाले आहे ब्रह्मा विष्णू महेश्वर इंद्रासह इतर देव आणि आत्मतत्ववेते मुनी हेही सर्वदा तुझ्या दर्शनाची इच्छा करीत असतात परंतु हे जननी केवढे हे माझे भाग्य तुझे दुर्लभ दर्शन शमदवादी साधने आणि समाधी या शिवायच मला प्राप्त झाले आहे हे देवी मी अतिमंदमती कोणीकडे आणि भुवमुक्तीचे अद्वितीय औषध असे हे तुझे अकस्मात झालेले दर्शन कोणीकडे खरोखर देवगणांना पूज्य असलेली तू भक्तांवर प्रेम करणारी असून त्यांच्यावर दया करण्याविषयी सतत तत्पर असतेस म्हणूनच खरोखर तुझे मला दर्शन झाले आहे हे देवी तुझा ह्या चरित्राचे मी काय बरे वर्णन करावे ह्या माझ्या सुदर्शनाचे तू ह्या संकटामध्ये रक्षण केले आहेस दोन महाबलाढ्य शत्रूंचाही तू वेगाने वध केला आहेस भक्तानुकंपेने असेही तुझे चरित्र परमपवित्र आहे हे देवी वस्तुस्थितीचा विचार केला असता हे काही आश्चर्य नव्हे असे मला वाटते सर्व चराचर जगताचे तू रक्षण करीत असतेस म्हणूनच दयेमुळे तू सांप्रत शत्रूंचा वध करून या ध्रुव संधी पुत्राचे रक्षण केले आहेस हे भवानी सेवेविषयी तत्पर असलेल्या भक्ताची कीर्ती अतिशय विख्यात करण्याकरताच तू हे चरित्र रचले आहेस असे नसते तहा हा सुशील सुदर्शन माझी कन्या घेऊन या युद्धामध्ये कसा बरे सुरक्षित राहिला असता जन्म भयांचा नाश करण्यासही ज्या तू समर्थ आहेस त्याअी भक्तजनांचे मनोरथ परिपूर्ण करण्यास तू समर्थ आहेस ह्यात खरोखर आश्चर्याचे काय हे जननी तुला भक्तजन अनंत पाप पुण्य सगुण आणि निर्गुण म्हणत असतात हे देवी हे भुवनेश्वरी तुझ्या दर्शनामुळे मी आज पुण्यमान आणि कृतार्थ झालो असून माझ्या जन्माचेही साफल्य झाले आहे हे माते तुझे बीज आणि भजन यापैकी मी खरोखर काही जाणीत नसूनही आज तुझा महिमा मला समजून आला आहे त्याचा प्रभावही प्रकट झाला आहे ह्याप्रमाणे सुभाहूने देवीचे स्तवन केले असता ती कल्याणी देवी प्रसन्न मुद्रेने त्या राजाला म्हणाली हे सुव्रता वर माग अध्या